उच्च दर्जा दाखणारा राजसिंहसनाचा अर्थात अर्षचा स्वामी आहे आपल्या दासांपैकी ज्यावर इच्छितो त्यावर आपल्या आज्ञेन साधसपास गोष लपेल पुकार आज बादशाह को सर्व जग मोटारे एकमल महाप्रतापी अल्लाह की जाईल आज प्रत्येक प्राण्याला त्या कमाईचा बदला दिला जाईल जी त्यानं केली होती आज कोणावर कसलाही आणि अण्णा हिशेब घेण्यात तल्लक आहे हे पैगंबर सल्ले लालम भय दाखवा या लोकांना त्या दिवसाचं जो जवळ येऊन ठेपला आहे तेव्हा काळी तोंडाशी येत असतील आणि लोक निमूटपणे दुःखाचे फोट गिळून उभे असतील आणि कोणी शिफारस करणारा नसेल तिच्या केलं जावं अल्ला जाणतो आणि ते रहस्य सुद्धा जाणतो जे उरांनी लपून ठेवले आहेत आणि अल्ला ठीकठी निपक्षपणे निर्णय देईल उरले ते ज्यांचा हे अनेकेश्वरवादी अल्ला सोडून धावा करतात ते कोणत्याही गोष्टीचा निर्णय लावणार नाहीत निसंशय अल्ला सर्व काही ऐकणारा आणि पाहणारा आहे हे लोक पृथ्वीवर कधी वावरले नाहीत काय कि यांना त्या लोकांचा शेवट दिसला असता ते यांच्यापूर्वी होऊन गेल्या आहेत ते यांच्यापेक्षा अधिक शक्तिमान होते आणि यांच्यापेक्षा अधिक प्रबळ अवशेष पृथ्वीवर सोडून गेल्या आहेत परंतु अल्लाने त्यांच्या अपराधांबद्दल त्यांना पकडलं आणि त्यांना अल्लापासून वाचवणारा कोणीही नव्हता असा त्यांचा शेवट यामुळे झाला कि की त्यांच्याजवळ त्यां स्पष्ट प्रमाण घेऊन आले आणि त्यांनी मांडण्यास नकार दिला सर्दी शेवटी अल्लाने त्यांना पकडलं निश्चितच तो मोठा सामर्थ्यवान आणि शिक्षा देण्यात अत्यंत कठोर आहे आम्ही मुसाल इस्लामला फिरोन आणि हमान आणि कारूण कडे आपल्या निशाण्या आणि नियुक्तीच्या स्पष्ट सनदीस पाठवलं परंतु त्यांनी सांगितलं जादूगर आहे मोठा लवाड आहे मग जेव्हा आमच्याकडून तो सत्य त्यांच्या समोर घेऊन आला तेव्हा त्यांनी सांगितलं जे लोक इमान आणून त्यांच्या सर्व मुलांना ठार मारा आणि मुलींना जिवंत सोडा परंतु काफिरांची चाल होई एक दिवसी फिरोन ने अपने दरबारी लोकान्ला सोडा मालाम कर मुसा इस्लाम ने संगित इतर तत्येक गर्विष्ठान विरुद्ध जो हिशेबा दिवसा नहीं अपना रब आणि तुमच्या रफचा आश्रय घेतला आहे فَعَلَيْهِ त्याप्रसंगी फिरून वंशापैकी एक मोमीन माणूस ज्याने आपला इमान लपून ठेवला होता म्हणाला काय तुम्ही एका माणसाला केवळ या कारणाला ठार कराल कि तो सांगतो माझा रब अल्लाह आहे वस्तुत तो तुमच्या रबकडून तुमच्यापाशी स्पष्ट प्रमाण घेऊन आला जर तो खोटा असेल तर त्याच असतो भीती दाखवत आहे त्यापैकी काही तर जरूर तुमच्यावर येतील अल्ला कोणत्याही अशा माणसाला मार्गदर्शन करत नाही जो मर्यादा ओलांडणारा आणि मोठा लवाड असावा हे माझ्या राष्ट्रवान म्हणून आज तुम्हाला बादशाही प्राप्त आहे आणि पृथ्वीवर तुमचा वर्चस्मा आहे परंतु जर अल्लाचा प्रकोप आमच्यावर कोसळला तर मग कोण आहे जो आम्हाला मदत करू शकेल फिरोनने सांगितलं मी तर तुम्हा लोकांसमोर तेच मत व्यक्त करत आहे जे मला योग्य दिसतं आणि मी त्याच मार्गाकडे तुमचं मार्गदर्शन करतो जो यथायोग्य आहे मनुष्य ज्याने इमान आणलं होता त्याने सांगितलं हे माझ्या राष्ट्रवान म्हणून मला भय आहे के एखाद्या वेळी तुमच्यावर सुद्धा तो दिवस येऊ नये जो यापूर्वी बऱ्याचशा जथ्यांवर आलेला आहे जसा दिवस नुअल इस्लामच्या लोकांवर आणि आद आणि समुद आणि त्यांच्या नंतरच्या लोकसमूहांवर आला होता आणि ही वस्तुस्थिती आहे की अल्लाह आपल्या दासांवर जुलमाचा कसलाही इरादा बाळगत नाही राष्ट्रबांधांनो मला भय आहे की एखाद्या तुम्हार गयावाया गयावया करण्याचा दिवस येऊ नये जेव्हा तुम्ही एकमेकाला हाका माराल आणि धावत फिराल परंतु त्यावेळी अल्ला पासून वाचवणारा कोणीही असणार नाही सत्य असं आहे की ज्याला अल्लानं भटकवावं त्याला मग मार्ग दाखवणारा कोणीही नसतो यापूर्वी हिसुबल इस्लाम तुमच्या भाषी स्पष्ट प्रमाण घेऊन आले होते त्यांनी आणलेल्या शिकोली संबंधी साशंक राहिला मग जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा तुम्ही सांगितलं आता त्यांच्यानंतर अल्लाह कोणताही प्रेषित कदापी पाठवणार नाही अशाच प्रकारे अल्ला त्या सर्व लोकांना पतभष्टतेत टाकतो जे मर्यादा उल्लंघन करणारे आणि शंकाखोर असतात आणि अल्लाच्या येते तंटे करतात याविना कि त्यांच्याकडे खरं प्रमाण अथवा सणत आलेले असावी हे वर्तन अल्लाह आणि इमान आणणाऱ्यां जवळ अत्यंत क्रोधास्पद आहे اشاص प्रकारे अल्लाह प्रत्येक गरविष्ठ आणि जबर व्यक्तीचा हृदयात मुहर लावतो وقال فرعون يا ها ما نغنيني صرحا عني ابلغ الاسباب اسباب السماوات فطعنا إلا الى اله موسى واني لا ظنه كذبا وكذلك زين لفرعون سوء عمله وصد عن السبيل وما كيد فرعون الا في تباد फिरोनने सांगितलं अरे हा मान माझ्यासाठी एक उत्तुंग इमारत बनव जेणेकरून मी वाटांपर्यंत पोहचू शकावं आकाशांच्या वाटांपर्यंत आणि मुसाल इस्लामच्या ईश्वराला मी डोकावून पाहावं मला तर हा मुसाल इस्लाम खोटाटास वाटतो अशा प्रकारे फिरोनसाठी त्याचा दुराचार आकर्षक बनवला गेला आणि सर्वच मार्गापासून तो रोखला गेला फिरूनची संपूर्ण कुटिलता त्याच्या स्वतःच्या सर्वनाशाच्या मार्गात खर्ची पडली तो मनुष्य त्याने इमान आणलं होता म्हणाला हे माझं राष्ट्र बांधवांनो माझं म्हणणं आहे का मी तुम्हाला सरळ मार्ग दाखवत आहे हे राष्ट्रा हे जीवन तर क्षणभंगूर आहे नेहमीच्या निवासाची जागा तर अखेर परलोकत आहे जो दुराचार करील त्याला तेवढाच बदला मिळेल कितक त्याने दुराचार केला असेल आणि जो सत्कर्म करील मग तो पुरुष असो अथवा स्त्री आज किनधारक अव लोग जंगत मध्य प्रवेश रोजी दिली जाईल वया मा दी जाए बंधु नो अगे का कि मीर तुम्हार लोकान मुक्ति कड़े बोलवत है तुम्हें मेरा अग्नि कड़े आमंत्रित कर आ गोष्च आमंत्रण देते आल्हा कुछ अशा सड़ा भागीदार ठरवा जन्ना मैं जानत नहीं वास्तविकता मी तुम्हाला त्या जबरदस्त क्षमाशील ईश्वराकडे बोलवत आहे सत्यस आहे आणि त्याच्याविरुद्ध असू शकत नाही की ज्यांच्याकडे तुम्ही मला बोलवत आहात त्यांच्यासाठी जगातही कुठलं आव्हान नाही आणि अखेरमध्ये सुद्धा नाही आणि आम्हाला सर्वांना परतणं अल्लाकडेच आहे आणि मर्यादा ओलडणारे अग्नीत जाणार आहेत आज जे काही मी आहे लवकरच ती वेळी जेव्हा तुम्ही ते आठवाल आणि आपलं प्रकरण मी अल्लाच्या स्वाधीन करतो तो आपल्या दासांची काळजी राखणारा आहे चोमुिरो अर फिर अशद् त्या लोकांनी ज्या वाईटातल्या वाईट चाले त्या इमानधारका विरुद्ध लढवल्या अल्लाने त्या सर्वांपासून त्याला वाचवलं आणि फिरो अत्यंत वाईट प्रकोपाच्या चक्रात सापडले नर आहे त्याच्या पुढे संध्याकाळ पेश केले जातात आणि घटका येऊन ठेपेल तेव्हा हो आज्ञा होईल कि फिरोनी लोकांना कठोरतम प्रकोपात दाखल करा الَّذِينَ اسْتَكْبَرُوا إِنَّا لَكُمْ تَبَعًا فَهَلْ عَنَّا نَصِيبًا النَّارِ قَالَ जरा कल्पना करा त्यावेळीची जेवढे लोक दोचकात एक दुसऱ्याशी भांडत असतील जगात जे लोक दुर्बल होते ते मोठे भांडणाऱ्यांना सांगतील आम्ही तुमच्या आधीन होतो आता तुम्ही काय का ते मुठे उत्तर नरकाग्नि परिस्थित आहत अल्लाह दासन फैसला टाकला मगे नरकाग्नि पड़े लोग कर्मचार अपने रबला प्रार्थना करा तेना कि आमची यात ना त्याला केवळ एकाच दिवसाने कमी कराव्यात पॉलो अवलं बिल बहिन पॉलो बरू ते विचारतील तुमच्याजवळ प्रेशीत स्पष्ट प्रमाण घेऊन येत राहिले नव्हते काय ते म्हणतील होय जहनमचे कर्मचारी म्हणतील मग तर तुम्हीच प्रार्थना करा आणि काफिरांची प्रार्थना व्हायच चालणार आहे आपल्या प्रेषितांची आणि इवान आणची मदत या जगाच्या जीवनात सुद्धा निश्चितपणे करत असतो आणि त्या रोजी सुद्धा करू तेव्हा साक्षीदार वाईट ठिकाण त्यांच्या वाट्याला येईल शेवटी पहा मुसाल इस्लाम ला मार्गदर्शन केलं आणि बनी इसाईलला त्या ग्रंथाचे वारंवार बनवलं जो बुद्धी आणि विविध बाळगणाऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि उपदेश होता म्हणून हे पैगंबर सल्लीच वचन सत्यतिष्ठित आहे आपल्या चुकींबद्दल क्षमायाचना करा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या रफच्या स्तुती बरोबरच त्याचं पावित्र गान करत राहा वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक एखादी सनद अथवा प्रमाणाविना कि जो त्यांच्याजवळ आलेला असावा अल्लाच्या आयतींमध्ये झगडत आहेत शेवटी पहा भोसाल इस्लामला आम्ही मार्गदर्शन केलं आणि बनी इस्राईलनं त्या ग्रंथाचे वारंस्तर बनवलं जो बुद्धी आणि विवेक बाळगणाऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि उपदेश होता म्हणून पैगंबर सल्ली संयम राखा अल्लाच वचन सत्यतिष्ठित आहे आपल्या चुकींबद्दल क्षमा याचना करा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या रबच्या स्तुतीबरोबरच त्याचं पावित्र गान करत राहा वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक एखादी सनद अथवा प्रमाणाविना की जो त्यांच्याजवळ आलेला असावा अल्लाच्या आयतींमध्ये झगडत आहेत त्यांच्या मनात गर्व भरलेला आहे परंतु ते त्या मोठेपणाप्रत नाहीत ज्याचा ते अभिमान बाळगतात म्हणून अल्लाचा आश्रय मागा तो सर्व काही पाहतो आणि ऐकतो आकर्षण आणि पृथ्वीला निर्माण करणं मानवाला निर्माण करण्याच्या तुलनेत खचितच अधिक मोठं कार्य आहे परंतु बहुतेक जण जाणत नाहीत आणि असं होऊ शकत नाही कि ने एक समान सामान वावेधारक सदाचारी आने दुराचारी एक समान सामान परंतु आम्मी लोग कभी निश्चित कयमत ची घटका शंका नहीं परंतु बहुते रफ सकते दाखिल तो अल्लास्तर आहे त्यानं तुमच्यासाठी रात्र बनवली करून, तुम्ही त्यात शांती प्राप्त करावी आणि दिवसाला प्रकाशमन केलं वस्तुस्थिती अशी आहे की अल्ला मेहरबानी करणार आहे परंतु बहुतेक लोक कृतज्ञता व्यक्त करत नाहीत तोच अल्ला रब आहे प्रत्येक वस्तू चा निर्माता त्याच्या व्यतिरिक्त कोणीही उपास नाही मग तुम्ही कोणीकडून बहकवले जात आहात अशाच प्रकारे ते सर्व लोक बहकवले जात राहिले आहेत ते अल्लाच्या आयतींचा इन्कार करत असत आणि वर आकाशाच घुमट बनवलं ज्यानं तुमचं रूप बनवलं आणि फारच चांगलं बनवलं ज्यानं तुम्हाला शुद्ध वस्तूंची रोजी दिली तोच अल्लाह ज्याचीही कामं आहेत तुमचा रब आहे अमा बरकतवाला आहे तो सृष्टीचा रब <गया> तोच जिवंत आहे त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही त्याचा तुम्ही धावा करा आपल्या धर्माला त्याच्यासाठी विशुद्ध राखून सर्वस्तुती सकल जगांचा रब अल्लासाठीच आहे <गया> हे पैगंबर सल्ल वसलम या लोकांना सांगा कि मला तर त्या जणांच्या उपासनेची मनाई केली गेली आहे ज्यांचा तुम्ही अल्लाला सोडून धावा करता मी हे काम कसं करू शकतो जेव्हा की माझ्या रबकडून माझ्याकडे स्पष्ट प्रमाण आले आहेत मला आज्ञा दिली गेली आहे कि मी सकल जगांच्या पालन करत्या पुढे नतमस्तक व्हावं ओलिधकुम तुमित अजनम वलाल तोच तर आहे ज्याने तुम्हाला मातीपासून निर्माण केलं मग विर्यापासून मग रक्ताच्या गोळ्यापासून मग, मग तुम्हाला अर्वकाच्या रूपात काढतो मग तुम्हाला वाढवतो जेणेकरून तुम्ही आपल्या पूर्ण शक्तीप्रत पोहोचावं मग आणखी वाढवतो जेणेकरून तुम्ही वृद्धावस्था गाठावी आणि तुमच्यापैकी एखादा अगोदरच परत बोलावला जातो हे सर्व काही अशासाठी केलं जातं की तुम्ही आपली ठरवलेली वेळ गाठावी आणि अशासाठी की तुम्हाला वस्तुस्थिती कळावी तोच आहे जीवन देणारा आणि तोच मृत्यू देणारा आहे तो ज्या कोणत्या गोष्टीचा निर्णय घेतो केवळ एक आज्ञा देतो किती व्हावी आणि ती होते तुम्ही पाहिलं काय त्या लोकांना त्या अल्लाच्या आयटींमध्ये वाद घालतात कुठून ते फिरवले जात आहेत हे लोक त्या ग्रंथाला आणि त्या सर्व ग्रंथांना खोट लेखत आहेत जे आम्ही आमच्या प्रेक्षितांबरोबर पाठवले होते लवकरच त्यांना कळून जेव्हा जोखड त्यांच्या मानेत असतील आणि साखळ्या त्यांनी पकडून ते उकळत्या पाण्याकडे फरपटले जातील आणि नंतर नरकाग्मीत लोटले जातील मग यांना विचारलं जाईल आता कोठे आहेत अल्लाव्यतिरिक्त ते इतर ईश्वर ज्यांना तुम्ही भागीदार करत होता ते उत्तर देतील हरवले गेले ते आम्हाकडून किंबहुना आम्ही यापूर्वी कोणत्याही वस्तूचा धावा करत नव्हतो अशा प्रकारे अल्लाह काफीरांचं मार्गदर्शन करेल त्यांना सांगण्यात येईल हा असा तुमचा शेवट यासाठी झाला आहे कि तुम्ही पृथ्वीत असत्यावर मग्न होता आणि शिवाय त्यावर तुम्ही ऐटत होता आता जाविष्ट व्हा सदैव तुम्हाला तेथेच राहायचं आहे फारच वाईट ठिकाण आहे गर्विच म्हणून हे पैगंबर सल्लेला सल्लम संयम राखा अल्लाचं वचन सत्याधिष्ठित आहे आता एकतर आम्ही तुमच्यासमोर यांना त्या वाईट परिणामांचा काही भाग दाखवावा ज्यांची भीती आम्ही यांना दाखवत आहोत अथवा त्यापूर्वी तुम्हाला दुनियेतून उचलून पर घ्यावं परतून यायचं तर यांना आमच्याकडेच आहे